तारतात माता स्वार्थाने कळवळते पुत्रासाठी नाही परंतु गुरुदेवता मात्र शिष्याच्या हिताकरता कळवळ कळकळते कल शिष्याने कितीही प्रश्न केले तरी गुरु उदासीन होत नाहीत कोणत्याही प्रकारे का होईना शिष्याचे समाधान भावे असाच विचार ते करतात अशा कृपाळू दत्तात्रेयांनी अलरकाला हितकर उपदेश केला नंतर मदालसा पुत्र अलरकाने हात जोडून पुन्हा श्री दत्तांना विचारले सद्गुरुनाथा आपण ज्या सिद्धींचा उल्लेख केलात की ज्यामुळे योगापासून योगी च्युत होतो त्या किती व कोणत्या आहेत त्यांची लक्षणे समजली तर त्यांना ओळखून मी खरोखर त्यांचा त्याग करीन असे म्हणून अलरकाने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले शिष्याचा प्रश्न ऐकून श्री दत्त प्रसन्नपणे म्हणाले तू सावधानपणे ऐक पहिली आणी दुसरी महिमा तिसरी गरिमा चौथी लघिमा या चार देहसिद्धी पाचवी प्राप्ती सहावी प्राकाम्य सातवी ईशता व आठवी वशिता या सर्व ही आठ सिद्धी म्हणजे विघ्न संपत्ती आहे आपले शरीर जेवढे जेवढ्या सूक्ष्म आकाराचे पाहिजे त्याप्रमाणे चिंतून ते त्या आकाराचे करता येणे ही अणिमासिद्धी लंकेत हनुमानाने स्वतःचे शरीर असे लहान केले होते करून तितके मोठे शरीर होणे ही मासिद्धीचे फळ आहे जड पदार्थांचे चिंतन करून शरीर पर्वताप्रमाणे जड करणे हे गरिमासिद्धीचे फळ आहे जे, जे चिंतावे किंवा पूज्य पूजाचे चिंतन करावे तसे पूज्यपणा मिळणे हे महिमासिद्धीचे फल आहे सर्वांचा गुरु जो परमेश्वर त्याच्या चिंतनाने सर्व गुरु होणे हेही गरिमेचे फल आहे कापसासारखे शरीर हलके होणे हेही लघिमासिद्धीचे फल आहे पदार्थ थोडा असला तरी तो पाहिजे तितक्यांना वाटून पुन्हा कमी न होणे ही प्राकाम्य सिद्धी दुसऱ्या वस्तूला स्पर्श करणे किंवा दूरचा पदार्थ आणणे हे प्राप्तिसिद्धी निघडते आपल्या अंगुलीचा स्पर्श चंद्राला करता येणे येतो भूतभौतिकावर इच्छा मात्रे सत्ता गाजविता येणे हे ईशत्वसिद्धीचे लक्षण आहे ईश्वरपणा येतो भूत याचा अर्थ भूमी वगैरे भौतिक म्हणजे मनुष्याधिक हे सर्व वश्य होतात ही वशिता सिद्धी वाहन करणे सर्पांगावर खेळवणे अग्निचा तुरा खोवून दाखविणे उदकावरून चालणे अग्नित प्रवेश करून खेळणे जडवस्तूला चालवून दाखविणे हे सर्व वशिता सिद्धीचे खेळ आहेत या आठ महासिद्धी आहेत तशाच दहा उपसिद्धी आहेत या सर्व उपाधी वाया आहेत येथे बुद्धी ठेवू नये आकाशातून गमन परकाया प्रवेश इत्यादी अपसिद्धी आहेत तू ह्यांच्याकडे मन लावू नकोस पक्षी आकाशातून उडतात मासे पाण्यातून पळतात ही जन्मत सिद्धी जाण तीही योगाने मिळते अंगाला औषधी द्रव्य लावून अग्नीने जळत नाही हेही योगाने घडून येते हिला औषधी सिद्धी म्हणतात तप करून व्यास आदी ऋषींनी जे कौतुक दाखविले तेही योगाने साध्य होते अशी योगाची शक्ती आहे विश्वामित्र आदी मुनींनी मंत्राच्या योगे जे कौतुक दाखविले ते सर्व योग सिद्धी देते स्वतः जसे जसे व्हावे असे वाटेल किंवा जसे जसे करावे असे वाटेल ते ते योगाने साधता येते परंतु ते विघ्न जाणावे असो धारणा झाल्यावर अंतरात ध्यान करावे ध्यानाने सर्व दोषांचे निवारण होते ध्यान भवसागरातून तारते प्रथम सगुण ध्यान करावे इष्टदेवाचे चिंतन हे सगुण ध्यान चित्तात ते स्थिर झाल्यावर मग निर्गुण ध्यान करावे त्यावर मदालसानंदन अलरकाने म्हटले मला असे सगुण ध्यान सांगा की जे ते माझे मन स्थिर होऊन राहील त्या श्री दत्त म्हणाले राजा तू माझ्या या सगुण रूपाला ध्यानात धर ते तुला अभय देईल मी अजन्मा अविकार निर्गुण परात्पर, विभू व सर्वाचा आधार आहे परंतु साधूंचे रक्षण करण्यासाठी दुष्टांना शासन करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी देह धारण केला व कुमार झालो भक्तांचे भजन घडावे म्हणून स्वप्रकृतीला घेऊन मी मायेने अवतरून आलो षोडश कला नसुन, नसून प्रमाणे जे भासते तेही माझे रूप सच्चिदानंद घन व एक रस आहे जो कोणी स्नेहाने द्वेषाने भयाने अथवा भक्तीने माझ्या रूपाचे चिंतन करील त्याला उत्तम गती मिळते ही वस्तुशक्ती आहे ती बुद्धी पाहत नाही हे तू ठेव न जाणता अग्नीवर पाय पडला तरी तो पोळणार नाही असे कधी घडणार नाही दुसरे उदाहरण असे की पाणी ह्या बुद्धीने अमृताचे प्राशन झाले तरी ते तरी पिणारा मरणार नाही त्याचप्रमाणे हे आहे पती पुत्र आदी जरी ब्रह्मरूप असले तरी त्यांच्यावर अज्ञानाचे आवरण असते म्हणून त्यांचे ध्यान केल्याने संसाराचे बंधन तुटत नाही माझ्यावर असे आवरण नाही व मी निर्विकार आहे म्हणून माझे ध्यान करावे ह्या पायांपासून चिंतन करावे अनुक्रमाने सर्व स्वरूपाचे ध्यान करावे ध्यान स्थिर झाल्यावर चित्तमुखावर ठेवावे केवळ हास्यावर वृत्ती निश्चल धरावी ध्यानाने तन्वयता आली इतर चिंता उठले नाहीत म्हणजे ध्येयाकारता होऊन परमानंदता येते सुरुवातीला जरी हे ध्यान सगून वाटले तरी अंतरात स्थिर झाल्यावर तेच निर्गुण करते ध्येय ध्याता व ध्यान या त्रिपुटींचे भान जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्याला ध्यान म्हणतात परंतु मी ध्यान करणारा हे ध्यान हे भान न राहता मन होऊन निश्चल होऊन अन्य वृत्ती उठणे थांबते आणि निवांत दीपाप्रमाणे धेयाकार वृत्ती स्थिर राहते तेव्हा ती समाधी होते ही समाधी साध्य झाली म्हणजे बुद्धी सर्व चेष्टा सोडून देते आणि त्यावेळी मनासह सर्व इंद्रिय स्वरूपामध्ये लपतात अशी समाधी झाली की सर्व उपाधी जातात त्या योग्याला कधीही आधी व्याधी बाधत नाहीत यामुळे मनोभंग होतो वासनांचा निराश होतो व संशय निवृत्ती होते जीवन मुक्ती हाती येते त्यानंतर जन्म वृद्धी किंवा मरण येत नाही मग पुनर्जन्म कोटून त्याला परिणाम नाही भूतभौतिक संबंध नाही तो संसारात राहत नाही आणि मोहाने व्याप्त होत नाही तो पाण्याने भिजत नाही अग्निने जळत नाही वाऱ्याने शोषला जात नाही किंवा शस्त्राने तुटत नाही कल्पाचे कल्प मोडतात किंवा नवे घडतात असे कितीही झाले तरी ह्याची उत्पत्ती किंवा मृती होत नाही त्यांचा संबंध तुट सुटतो एवढेच काय विविध शब्द आदी जे असतात त्यांचाही संबंध राहत नाही तो शुद्ध स्वरूपात राहतो त्याला कोणी खात नाही पाहत नाही कोणी तो कोणाची बाजू घेत नाही असा सर्वसाक्षी निर्विकार होऊन तो राहतो त्याचा एकपणालाही मोडता येत नाही अशी ही धारणा जन्ममरणाचे निवारण करते पेटल्यावर मोह आसक्ती व द्वेष आदी मळ तात्काळ जळून जातात व योगी पूर्ववत विमल होतो जळलेले मळ दोष पुन्हा निर्माण होत नाहीत त्याची सर्व कर्मे टळतात व शोक मोह त्यांच्यापासून दूर पडतात ब्रह्मस्वरूपी मिळून तो पुन्हा त्या स्थानापासून ढळत नाही बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करून तो ब्रह्मैक्य पावतो नदीचे पाणी समुद्राला मिळते किंवा घड्यातील आकाश मोठ्या आकाशाला मिळते तसा योगी ऐक्याने ब्रह्माशी मिळतो पुन्हा वेगळा होत नाही ज्ञानी व तपस्वी याहून योगी हा श्रेष्ठ होय तो केवळ पूर्ण ब्रह्म होय त्याच्यासारखा दुसरा कोण असणार योगाचा प्रभाव संसाररूपी अरण्याला जाळून टाकतो म्हणून तू भाव ठेव राजा आता तू इतर कार्य सोडून योगचर्या जाणून घेऊन योगाभ्यास कर अलर्गाने म्हटले योगज्ञ श्रेष्ठ आचार्या गुरुवर् श्रेष्ठांना मान्य अशी योगचर्या मला सांगा त्यावर अत्रिनंदन म्हणाले लक्ष देऊन योगचर्येचे लक्ष नाही योगचर्या जाणून घेतली म्हणजे चित्ताला खिन्नता येत नाही स्वस्तता येऊन अनायासे सिद्धी मिळते अज्ञानाने वेढलेले मूर्खजन जनसे मानतात की मानहा प्रीती वाढवितो व अपमान उद्वेगोत्पन्न करतो योगी जर याच्या उलट मनात येईल तर त्याला निश्चित सिद्धी मिळेल जो मानाकडे माना अमृतदृष्टीने व अपमानाकडे विषदृष्टीने पाहतो त्याला बंधन येईल म्हणून योगी जन्मानाकडे विषदृष्टीने व अपमानाकडे अमृतदृष्टीने पाहतात योग्याने सन्मान विषाप्रमाणे मानावा आणि अपमान अमृतासमान मानावा तरच तर होते उलट घेतल्याने बंधन होते म्हणून तुझे हृदयही उत्तम सोय धरो डोळ्यांनी नीट पाहून पाऊल टाकावे तसेच पाणी वस्त्राने गाळून प्यावे त्याचप्रमाणे शास्त्र शुद्ध जाणून वचन बोलावे आणि ज्या योगे मन शुद्ध होईल त्याचे ध्यान करावे विषयांचे चिंतन नेहमी बंधनात पाड़ते उलट ईश्वराचे ध्यान केल्याने चित्त पावन होते योग्याने ज्या ठिकाणी आपली आवड ठेवतात तेथे जाऊ नये त्याने भिक्षेसाठी श्राद्ध गृह वर्ज करावे व रजस्वला गृही जाऊ नये जिथे यज्ञोत्सव होतो आहे देवाच्या यात्रेचा उत्सव होतो आहे किंवा मोठा जमाव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भिक्षेला जाऊ नये स्त्री प्रसुद्ध झाली असेल किंवा सूतक झाले असेल किंवा संस्कार होत असेल त्या ठिकाणी भिक्षेस जाऊ नये जेथे पुत्र जन्मला असेल तेथे एक महिना कन्या जन्मली असेल तेथे चाळीस दिवस रजस्वला असेल तेथे चार दिवस भिक्षेला जाऊ नये ज्या घरातील पिता मृत्यू पावला असेल तेथे एक वर्ष माता मरता सहा महिने स्त्री मरता तीन महिने व गोत्रज मरता एक महिना भिक्षेला जाऊ नये मौंजी विवाह गर्भाधान हे झाल्यास सोळा दिवस नांदी श्राद्ध झाल्यास एक दिवस त्या घरी जाऊ नये घरातला धूर बाहेर दिसणार नाही अशा वेळी अग्निशांत झाल्यावर लोकांची जेवणे झाल्यावर मग भिक्षेला निघावे ह्या घरात अधिक मृते घरात कमी ह्या घरात आदराणे तर त्या घरी उपेक्षेने असे मनी आणू नये डाव्या उजव्या बाजूस फिरू नये तसेच फिरताना द्वेषाने घर टाकू नये मोठ्याने ओरडू नये दार लोटू नये छिद्राने पाहू नये व कधीही थोडी भिक्षा दिली असे म्हणू नये आपले गुण सांगू नयेत किंवा खून दाखवू नये एक दागेले की परतून येऊ नये ज्या घरात सात दिवस भिक्षा मिळाली नसेल त्या घरी जाऊ नये ते घर गर वर्ज्य करावे निर्वाहापुरती माधुकरी तीन घरी मिळाली तर तेवढी पुरी समजावी अधिक घेतल्याने चोरी होते माधुकरी तीन पाच किंवा सात घरी करावी पुष्कल घरे असतील असता नित्यनित्य त्याच घरी जाऊ नये स्वधर्म सोडू नये अपमान घडेल असा देह वागवावा तो पुष्ट करू नये जे भिक्षा मागून होत्र करतात त्यांची भिक्षा पवित्र जेथे पंचयज्ञ होत नाहीत तेथील अपवित्र हे जाणावे जो यायावर दात त्याची भिक्षा उत्तम जे शांत वैदिक त्यांची भिक्षा मध्यम त्या व्यतिरिक्त ती अधम एकाच घरी भरपूर भिक्षा घेऊ नये यवागू ज्वारी सातु, यावक तांदूळ कंदमुळे पक्व फळे दूध ताक ही भिक्षा घ्यावी दिवसातून एक वेळ भिक्षा आनून देवाला नैवेद्य करून गोडी व चव न पाहता औषध समजून जेवावे अर्धे पोट भरूनपथ्य अन्न जेवावे त्याच्या निम्मे पाणी प्यावे पोटाचा चौथा भाग रिकामा ठेवावा शहाण्याने रुची व स्वाद पाहता सत्वर प्राण रक्षणासाठी आहार करावा रात्रीसाठी किंवा पुढच्या दिवसासाठी शिल्लक राखू नये दुसऱ्यासाठी आणू नये त्याचप्रमाणे भिक्षेच्या गोष्टी करू नयेत अहिंसा त्याग ब्रह्मचर्य गुरुसेवा शांती अस्तेय शौच विनय व स्वाध्याय हे सिद्धी देतात सार तेवढे घ्यावे फार शास्त्रे पडू नयेत मन संग्रहात गुंतवू नये आणि लोकात उदासीनाप्रमाणे असावे कल्पांत लोटले तरी सर्व विद्या प्राप्त होत नाहीत म्हणून सारभूत तेवढे घेऊन चित्त शांत ठेवावे अलरका ही योगचर्या तू लक्षात घे हिच्यामुळे ध्यान साधेल व तू पावन होशी श्रीमत् परमहंस परिवराजकाचार्यवर्य श्रीमत् सद्गुरुदेव श्रीमत्श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित्रे श्री दत्त महात्मे चुस्त्रिंशोध्याय श्री गुरुदत्तार्पणस्तशे दत्ता